श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्गपस्तिसवा श्री वसिष्ठ म्हणाले त्यानंतर दोन घटकांनी रूपी कमलिनीचा आधार असा हर माझ्या भाग्योदयामुळे मला प्रबोध करण्यासाठी स्वेच्छेने नेत्रोन्मिलन करता झाला ज्याप्रमाणे मेघांच्या संपुटातून किंवा द्यावा पृथ्वीच्या संपुटातून वर निघालेला किरणांचा राशी सूर्य दिवसाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे हराच्या मुखरूपी आकाशात उदय पावलेला सूर्य चंद्र अग्निरूप नेत्रांचा समुदाय त्यांचे समाधीपासून व्युथान व्यक्त करता झाला श्री ईश्वर पुढे म्हणाले हे मुने तू अगोदर मनन म्हणजे विचार करून प्रत्येकात्माच्या सत्तेचाच प्रथम निश्चय कर आणि वारा अचल आकाशालाच स्पंदत्वास प्राप्त करून ताप रज जाड्य इत्यादी दोषास जसा प्राप्त करतो त्याप्रमाणे तू त्या प्रत्येकात्माच्या ठिकाणी सर्व अनर्थांचे मूळ असा जो अनात्मांश तो बहिर्मुख होऊन आणू नकोस अर्थात अनात्मांशामध्ये द्रष्टव्य हेय उपादेय पुष्कळ त्या आहे त्यामुळे त्याचा अनादर करून कसे चालेल तेव्हा आत्मदर्शन मजे म्रष्टव्य श्रोतव्य इत्यादि काही उरत नहीं कारण तत्वत सर्व दृष्ट व श्रुतजेस्तव आत्मज्ञान दुष्ट व अदृष्ट अशा भ्रमांशी का है भ्रांति विषया तत्ववेत्यालाय व उपादेय अे मी का पहात नहीं शांती देणारे व अशांती देणारे जे इष्टानिष्ट विकल्प त्यांना तोडणारी दृष्ट तलवार तू जर झालास तरच धीर आहेस नाहीतर तर तू धीर नाहीस तू आस्था करून धीर व आत्मदृष्टी हो अर्थात वृत्तीला दृश्याकार होऊन न देता छिदात्मस्वभावाने अवस्थित होणे हा मुख्य कल्प आहे तसे करण्यास जर तू असमर्थ असशील तर त्याच्या प्राप्तीसाठी काही काल श्रवणाधिकाला अनुकूल अशा या बाह्य दृष्ट दृष्टीचा आश्रय करून बाह्य असलेला जो आत्मा त्याच्या बोधासाठी मी जे सांगत आहे ते ऐक आत्म्याच्या लाभासाठी प्रयत्न न करता मुकाट्याने बसण्यात काय अर्थ आहे एवढे बोलून बाह्याकार दर्शनामध्ये देहात्मता दर्शन हाच महान अनर्थ आहे व तेच सर्व अनर्थांचे बीज आहे म्हणून त्याचाच मजकडून त्याग करविविण्यासाठी तो त्रिशूल धारण करणारा मला पुन्हा म्हणाला वशिष्ठा तू देहादी बाह्य पदार्थांना आत्मा जाणणारा होऊ नको हे देहरूपी गृह यंत्राप्रमाणे प्राणाच्या योगाने सर्वतः स्फुरण पावत आहे तेच प्राणहीन झाले की हालचाल सोडून मुक्याप्रमाणे सर्वदार राहते देहात असलेली जी चलन शक्ती ती वायुतत्वामुळे आहे व ज्ञानशक्ती ही आत्मचितीच आहे चिती, चिती अमूर्त आहे आकाशाहून स्वच्छ आहे सद्रूप आत्म्याची सत्ताच तिचे कारण आहे प्राण व देह हो यांचा वियोग झाला असता क्रियाशक्ती हो व तिचा आश्रय देह यांचा विनाश होतो परंतु प्राण वायुरूपच अवशिष्ट राहतो छिदात्मा ही स्वच्छ आहे तो विनाश पावत नाही मग तू वृदाभ्रांत का होतोस लिंगदेहयुक्त शरीरात चित्तत्व अभिव्यक्त होते हे मुनिश्रेष्ठा निर्मळ आरशातच प्रतिबिंब पडते मळाने आच्छादित झालेल्या आरशात पुढे असलेल्या वस्तूंचे प्रतिबिंब पडत नाही आणि प्रतिबिंब न पडल्यामुळे वस्तू जरी पुढे असली तरी ती जणू काही नाहीशीच होते त्याचप्रमाणे जड व मलिन देह जरी विद्यमान असला तरी तो गतप्राण झालेला असल्यास त्यात छिदात्मा अभिव्यक्त होत नाही त्यासाठीच चित्त सर्वगता जरी असली तरी माया कलंकाने आच्छादित झालेली आहे त्यामुळे ती बाह्याकार चित्तवृत्तीच्या योगाने बाह्य पदार्थ पाहण्यास व स्पंदादी करण्यास समर्थ होते ब्रह्माकारबोधामुळे ती स्वतःच माया कलंकरहित परमकल्याणरूप आहे यास्तव अभिव्यक्त झालेली चितच सर्व सत्ता व स्फूर्ती यांचे निमित्त असल्यामुळे तिचे ते अभिव्यक्त रूप तोच मुख्य देव आहे असे विद्वान समजतात तिच्या अभिव्यक्तीचा हरिहराधिकांच्या ठिकाणी उत्कर्ष झालेला असतो त्यामुळेच त्यांना उत्कृष्ट देवत्व आहे तोच हरी तो शिव तो हिण्य तो प्रजापती, तो इंद्र तोर वायु अग्नि चंद्र व सूर्य है तो हा सर्व्या आत्मा सर्व चैतन्या व चेतन मटले है तो देवान ईश देवे धारण करना पोषण करना देव व द्विलोक स्वामी है जे का जीव महाचित्तीच्या निरतिशय अभिव्यक्ती प्राप्त होऊन मोहित होत नाहीत मिथ्या मोहपर्वश होत नाहीत तेच या जगात ब्रह्मा ब्रह्माविष्णू महेशाधिक महादेव म्हणून प्रसिद्ध आहेत जो प्रब्रह्माख्यदेव त्याच्या मानाने त्याच्या गुणांच्या एकदेशावर अभिमान ठेवणारे व सृष्टिक उत्पन्न झालेले हे ब्रह्माविष्णू शिवाधिक तापलेल्या लोखंडापासून उडणाऱ्या कडांप्रमाणे कि समुद्रापू उड़ना तुषार भरी ही सुधा अशास्त्रीय अव्यवहार दृष्ट्या है परमार्थ दृष्ट्या हि सर्व भ्रांति है या चित ब्रह्मरूप परम पदापसून भ्रह्म अे थे ब्रह्माधिक उत्पन्न व कल्पना समूह से करते व भ्रमांशी बीजे अशा आकाराने स्थिती अविद्या सहस्रावधी शाखांनी वृद्धी पावती। ती अविद्या म्हणजे वेद वेदार्थ सृष्ट्यादी क्रम सांगोपांग क्रियाकलाप उपासनांचे प्रकार ब्रह्मतत्वाच्या प्रतिपादनाचे निरनिराळे उपाय त्याचे अधिकारी जीव काम कर्म वासना जनन मरण इत्यादी अनर्थांचे समूह यांची परंपराच आहे तेव्हा अनंत प्रकारांनी विकास पावलेल्या पुनःपुन प्रसरणाऱ्या व देशकालाधिकांनी संपन्न असलेल्या त्या अविद्येचे वर्णन करण्यास कोणता पुरुष समर्थ होणार नाही हा चिदात्मा महादेव ब्रह्मा विष्णु विष्णू परम पिता है। बीज जसे वृक्ष पल्लवांचे मूळ त्याप्रमाणे हा महादेव सर्वांचे मूळ बीज आहे सर्व प्राण्यांची बळे व नावे त्यांचीच आहेत तो सर्व आहे सर्व प्रकारच्या ज्ञानांचा एक तो आहे तो सर्वांना सत्ता देणारा स्वयंप्रकाश आणि ब्रह्मवित्यांना वंद्य व पूज्य आहे ज्याला जा त्याचा चांगला परिचय झाला आहे अशा पुरुषांच्या प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय तोच आहे त्यांना तो सर्वदाच तो सर्व ठिकाणी उदय पावलेला दिसतो संवेदनात्मकत्वाने तो छेदात्मा सर्व विषयत्वास प्राप्त झाला आहे तो सर्वत्र स्थित आहे व सर्वत्र प्रकाशमान होणारा आहे त्यामुळे इतर देवांच्या सन्निधानासाठी जसे आवाहन व प्रकाशनासाठी मंत्राचा उपयोग करतात त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी आवाहन मंत्र इत्यादिकांचा काही उपयोग नाही सर्वत्र स्थित असलेला तो नित्य आहूत केलेलाच आहे म्हणूनच तो सर्वत्र प्राप्त होतो आत्मचित ज्या ज्या वस्तुदृष्टीला प्राप्त होते तेथे तेथेच हे म्हणे ती कल्याणपदच होते ती चितरूपांचे त्यांच्या अवलोकनांचे त्यांच्या मननांचे व त्यांच्या साक्षी दृष्टीचे स्वरूप स्वतःच धारण करते यासाठी तू त्याला सर्व पूजादी व्यवहारातील प्रथम स्फुरण पावणारा पूज्य नमस्कार करण्यास योग्य स्तुत्य अर्ध्य सुरेश्वर व मोठमोठ्या ज्ञेय पदार्थांचीही पराकाष्ठा जाण जरा मरण शोक व भय याला घालवणाऱ्या या आत्म्याला साक्षात जाणारा प्राणी बीजा बीजाप्रमाणे पुन्हा उत्पन्न होत नाही जे सर्व प्राण्यातील तत्व जाणले असता अभय देणारे जे सर्वाहून पूर्वी असलेले व जे श्रम न पडता उपास्य असलेले आत्मगत अज परमपद ते तूच आहेस तेव्हा आता या बाह्यदृष्टीमध्ये व्यर्थमोहित का होतोस श्रीवासिष्ठ्यमाराणे पूर्वार्धे पूर्वाधे पंचत्रीशर्ग श्रीराम